श्री गणेशायन महा सारस्वती ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे गुणातीत होऊन चित्तशुद्धीवर श्री ज्ञानेश्वर म्हणतात आता आपले हृदय स्वच्छ करून त्यावर श्रीगुरूंच्या पादुकांची स्थापना करू नंतर एकनिष्ठपणाच्या उंजळीत सर्वेंद्रियरूपी पुष्पांच्या कळ्या घेऊन श्रीगुरूस आर्घ्य देऊ अनन्य भावरूपी स्वच्छ उदकाने स्नान घालून वासना रूपी चंदन श्रीगुरूस अनामिकेने लावू प्रेम प्रेमरूपी सुवर्णाच्या घागऱ्या करून गुरूंच्या सुकुमार पायात घालू गुरूंच्या ठिकाणी असलेल्या एकनिष्ठ व दृढ भक्तीची करून गुरूंच्या अंगठ्यात घालू अष्टभाव रुपी पाकळ्या उमरलेल्या असे सात्विक भावरूपी कमळ आनंदरूपी वासासह हो, त्यांच्या चरणावर वाहू त्या ठिकाणी अहंकाराचा धूप करून निरभिमानाचा धीप ओवाळू व ऐक्य भावाने गुरुस आलिंगन देऊ आपले शरीर व प्राण या दोन पादुका करून श्रीगुरूंच्या चरणात घालू व गुरूंच्या चरणावरून भोग व मोक्ष यांचे लिंबलोण करू मोक्ष प्राप्ती करून देणारी जी अशा प्रकारची गुरुचरण सेवा ती करण्यास मी पात्र हो मग त्या ज्ञानाची योग्यता इतकी वाढते की तो ब्रह्मस्वरूपी विश्रांती घेतो व त्याच ज्ञानाच्या योगाने त्याच्या तोंडून जे शब्द निघतात ते अमृत असतात त्याच्या वक्तृत्वावरून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कोटीचंद्र ओवाळून टाकावे असे त्याच्या तोंडातून निघणाऱ्या अक्षरास माधुरी येते पूर्वे सूर्य उगवल्याबरोबर ज्याप्रमाणे सर्व जगात प्रकाशाचे रेलतेल होते त्याप्रमाणे त्याच्या तो तोंडातून निघणाऱ्या भाषणाने श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी होते नाद ब्रम्ह त्याच्या बोलण्याच्या माधुर्यापुढे भिके पडते व तसेच मोक्षसुखही त्याची योग्यता पावत नाही याप्रमाणे उत्तम असे ते भाषण ते गुरुसेवारूप दैवयोगे प्राप्त होते श्रवणसुखरूपी मांडवात वसंत ऋतू ज्याप्रमाणे चहूकडे झाडे टवटवीत दिसतात त्याप्रमाणे रूप वेल चहूकडे पसरतो हा काय चमत्कार आहे की ज्या ब्रह्माचा ठाव न लागल्यामुळे वेदाने आपले तोंड मागे फिरवले ते ब्रह्म त्याच्या वाणीत सहज येते ज्ञानासही जाणता येत नाही व ध्यानासही सापडत नाही असे जे अगोचर ब्रह्म ते त्याच्या सहज बोलण्यात येते वाचे सहज ब्रह्म हे सौभाग्य एक श्री गुरुपद कमल कमलपराग प्राप्ति ने श्री ज्ञानेश्वर मनत पुष्कर बोलना काय अर्थ है ही योग्यता आज मतलब दुसर को ही ठिकाण नहीं या कारण अं कि मी मूल से एकूलते एक तान्ह लेकर कृपे से एकटा पात्र जलो अहा मेघा एक जातक पक्षास पाणी मिळावे म्हणून समुद्राचे पाणी आटवून वर नेण्याची व पुन्हा पोस पडण्याची खटपट करतो त्याप्रमाणे माझ्या हातून असे कृत्य घडावे म्हणून श्री गुरुने मजवर कृपा केली म्हणून माझ्या रिकाम्या तो तोंडातून नुसती बडबड म्हणून जे शब्द बाहेर पडले त्यात गीतेचा अर्थ मी सहज बोलून गेलो प्रारब्ध अनुकूल असल्यावर वाळू हातात घेतली रत्ने होतात आणि आयुष्याची दोरी बळकट असल्यावर मारणाराही लोभ करतो जर ईश्वराच्या मनात अन्न देऊन जगवायचे असेल तर आधरणात खडे वैले असताही त्यांचे अमृततुल्य तांदूळ होतात त्याचप्रमाणे श्रीगुरू ज्याचा अंगीकार करतात तो संसारात असूनही त्याला तो संसारच मोा होतो पहा की पांडवांचे सर्व प्रकारे उणे असूनही श्रीकृष्णाने त्यांच्या कथेस पुराण्याची योग्यता आणून ती सर्व जगात वंदे अशी करून ठेवली नाही का त्याप्रमाणे श्री निवृत्ती महाराजांनी माझ्या ठिकाणचे अज्ञान ज्ञानाच्या योग्य ते सांगून बसवले परंतु असो अशा बोलण्याने फक्त प्रेम अधिक वाढते कारण श्री गुरु महात्म्य वर्णन करण्यास आम्हा ज्ञान आहे कुठे तेव्हा त्या गुरूंच्याच प्रसादाने व तुम्हा संतांच्या पायाच्या दर्शनाने गीतेचा अभिप्राय मी सांगतो तर एचपर्यंत कथा भाग आला आहे की चौदाव्या अध्यायाचे शेवटी मोक्ष जाते असे जे भगवान श्रीकृष्ण त्याने असा निर्णय केला की ज्याला ज्ञानप्राप्ती झाली आहे त्यालाच मोक्ष प्राप्त होतो ज्याप्रमाणे शंभर यज्ञ करणारस स्वर्गातील संपत्ती इंद्रपद प्राप्त होते किंवा जो शंभर जन्म ब्रह्मकर्मात घालवतो तोच निःसंशय ब्रह्मदेवाचे पद मिळवतो किंवा सूर्याचे प्रकाशाचा उपयोग एक डोळसासच होतो त्याप्रमाणे जो ज्ञाने आहे त्यालाच मोक्षप्राप्तीचे सुख मिळते तर हे ज्ञान मिळवण्याची कोणाच्या ठिकाणी योग्यता आहे हे पाहू गेले असता जगात एकच पुरुष दृष्टीस पडतो ज्याप्रमाणे भूमिगत द्रव्य अंजन घातल्यासता दृष्टीस पडते परंतु ते अंजन घालण्यास पायळ मनुष्यस पाहिजे त्याप्रमाणे ज्ञानापासून मोक्ष प्राप्त होतो यात शंका परंतु ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता मनाची शुद्धी करावी लागते तथापि देवाने विचार करून असा सिद्धांत करून ठेवला आहे की वैराग्याशिवाय ज्ञानाचा टिकावच लागायचा नाही आता वैराग्य आपणच होऊन मनास कसे वरते बदली सर्वज्ञ श्रीहरीने सिद्धांत केला आहे ज्याप्रमाणे एखादा मनुष्य भोजनात बसल्यावर अन्नात विष घातले असे समस्या टाकून उठून जातो त्याप्रमाणे सर्व संसार अशाश्वत आहे असे ज्यावेळेस समजते त्यावेळी वैराग्य ढकलून दिले तरी आपल्या पाठीस लागते आता हा संसार कसा अशाश्वत आहे याचे हा या पंधराव्या अध्यायात वृक्षाची उपमा देऊन वर्णन केले आहे इतर झाडे जशी उपटून टाकल्यावर लवकर सुकतात तसे हे संसाररूपी झाड सुकत नाही याप्रमाणे संसाराविषयी झाडाचे कुशलतेने रूपक करून श्रीकृष्ण भगवान मोमोक्षुस जन्ममरणाच्या येरधारापासून सोडवतात संसार मिथ्य आहे असे समजून आत्मस्वरूपी मीपणाचा अंतर्भाव व्हावा करता हा गीतेचा पंधरावा अध्याय श्रीकृष्णाने सांगितला तर या अध्यायात हा सिद्धांत उत्तम रीतीने स्पष्ट केला जाईल म्हणून मनापासून तिकडे लक्ष द्या महानंदाचा समुद्र इच्छारहिताचा पूर्णचंद्र व द्वारकेचा राजा जो श्रीकृष्ण भगवान तो म्हणाला हे वग अर्जुना आत्मस्वरूपाच्या घराला येत असता मध्ये जो विश्वाभास प्रतिबंध करतो तो हे जगत नवे व संसारही नवे तर हा मोठा वृक्ष वाढलेला आहे असे समज पण इतर धारांची मुळे खाली असून फांद्यावर असतात तसा हा नाही म्हणून याचे कोणालाही वर्णन करता येत नाही याच्या बुडाशी कुऱ्हाडीचा घाव घातला किंवा अग्नी लावला तरी हा नाच न पावता उलट जास्त वाढतो इतर झाडे मुळापाशी तोडली असता फांद्यासकट उलसून पडतात पण तसा प्रकार याचा होत नाही म्हणून हा वृक्ष साधारण नव्हे अर्जुना हे झाड अलौकिक असून याचे असे एक नवल आहे की याची वाढ खालच्या बाजूस आहे ज्याप्रमाणे सूर्याची उंची किती आहे हे कळत नाही पण त्याची किरणे खाली पसरतात त्याप्रमाणे हा संसाररूपी वृक्ष चमत्कारिक आहे आणखी या जगतात जितक्या म्हणून वस्तू आहेत तितक्या सर्वांस या झाडाने व्यापून टाकले समय समयीच्या उदकाने जसे सर्व आकाशव्यापून जाते किंवा सूर्य असताच गेल्यावर ज्याप्रमाणे रात्र अंधाराने कोंडलेली असते त्याप्रमाणे हा वृक्ष सर्व गगनात भरलेला आहे ताखावे म्हटले तर याला फळ नाही हुंगावे म्हटले तर फुलही नाही जे काही आहे ते सर्व हा वृक्षच याची मुळे वर आहेत तथापि हा उपटून टाकलेला नाही अर्जुना याच कारणास्तव हा नेहमी हिरवागार दिसतो आणि याला वर मुळे आहेत असे जरी म्हंटले तरी खालीही याला पुष्कळ मुळे आहेत हा चहूकडून पिंपळ अथवा वर याप्रमाणे पसरलेले आहे त्याच्या पारंब्या जशा जमिनीत लागून त्या डहाळ्या फुटतात त्याप्रमाणे अर्जुना संसाररूपी वृक्षास खालीच फांदे आहेत असाही प्रकार नाही तर वरही याला अपार फांदे असून त्या विस्तार पावलेल्या आहेत या झाडाचा विस्तार होण्यास सर्व आकाश आश्रयभूत असून सर्व वारा या वृक्षाच्या सामर्थ्यानेच वाहतो व याच्याच योगाने तिन्ही अवस्था म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय प्राप्त होतात याप्रमाणे हा रूपी वर मुळे असलेला निबीड असा वृक्ष उत्पन्न झाला आता या झाडाच्या वर कोण आहे याचे मूळ कोण त्याची लक्षणे काय व याचा खाली विस्तार असून त्याच्या फांद्या कोणच्या अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत त्यापासून वर खा फांद्या कोणत्या व कशा उत्पन्न होतात आणि या वृक्षास अश्वत्थ हे नाव कशावरून प्राप्त झाले व आत्मज्ञानाने याचा काय निर्णय केला आहे या सर्व गोष्टी उत्तम रीतीने तुझ्या अनुभवास येतील असे स्पष्ट निरूपण करून सांगतो तर भाग्यवंता हे निरूपण ऐकण्यास तूच योग्य आहेस म्हणून सर्व इंद्रिय एकानांत ठिकाणी आणून अंतःकरणपूर्वक ऐक यादव वीर जो श्रीकृष्ण भगवान तो याप्रमाणे प्रेमरसा ने भरलेसे भाषण बोलिया अर्जुना ठिकाण अवधान हे ये मूर्तिमंत दिसले ज्याप्रमा आकाश मोठे आने त्यास दाही दिशाने ने आलिंगन दिल हो है तो प्रमाण भगवंता के निरूपण इतके लहान किस अर्जुना से श्रोतेपण आलिंगन दिल श्रीकृष्णा भाषण रूपी समुद्र अर्जुना से श्रोतेपण हाच को आचमनात दुसरा अगस्त्य ऋषि हो म्हणून श्रीकृष्ण जे सांगतील त्या सर्वाचा एकच घोड करण्यास अर्जुन प्रवृत्त झाला अर्जुनाच्या ठिकाणी ऐकण्याची आए, अशी अमर्याद इच्छा उत्पन्न झालेली पाहून श्रीकृष्णाने आपल्या झालेले समाधान त्याच्यावरून ओवाळून टाकले श्री भगवान म्हणाले या संसाररूप अश्वत्थ वृक्षाची पाळेमुळे वर आहेत आणि शाखा खाली आहेत असे म्हणतात छंद असे वेद ही या वृक्षाची पाने होत आणि ज्याला हे सर्व प्रकारे अवगत आहे तो वेदविद म्हणजे वेदवेदता ज्ञाता हो। भगवान अर्जुनास म्हणतात धनंजया या झाडाच्या वर जे ब्रह्म आहे त्यास झाडामुळेच ऊर्ध्वपणा प्राप्त झाला एरवी ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मध्य ऊर्ध्व व अध हे काहीच प्रकार नसून जे अद्वैताला ऐकते सांडते व ते, ते तंतुवाद्यापासून उत्पन्न होऊन ऐकू येणाऱ्या नादाच्या पूर्वीचा जो मूळ नाद। तसेच मकरंदातून उत्पन्न होणाऱ्या सुगंधाच्या मुळाचा जो सुगंध व जो विशेष सेवनाशिवाय उत्पन्न होणारा स्वरूपानंद असाय ज्याला अलीकडे पली व पलीकडे पुढे व मागे अशी अशी मर्यादा नाही व दृष्टी नसून पाहणारे व अदृश्य आहे उपाधीचा ओपसरा घातला असता जे नावारूपाच्या विस्ताराप्रत येते जे ज्ञाता व ज्ञेय यांच्याशिवाय केवळ ज्ञान असून सर्व जगात सूक्ष्मरितेने भरून राहिले आहे जे कार्य नाही वो कारण, कारण नाही कारणही द्वाईत नाही ज्याला द्वैत व अद्वैतही नाही व जे आपलेपणास जाणणारे आहे याप्रमाणे जे शुद्ध ब्रह्म ते या संसाररूपी झाडाला वर मूळ असून त्याला जे अंकुर फुटतात ते असे आहेत तर या विश्वास माया असे म्हणतात जी ज्ञा योगात नहीं व अज्ञा योगा ने भास्ते कि वंध स्त्रीला अमुख सतति वर्णन करने ज्याप्रमा मिथ्या होी है मत नहीं व नहींता व जी ज्ञापुढ़ टिकत नहीं या प्रमाणे प्रकार अंत हिला अनादे मनत जी ना तत्वी पेटी हो जी जगदरूप अभराला आधार होए व विश्वाकार रूप वस्त्रा घड़ी हो जी संसार वृक्षाची बी जी प्रपंचाचे चित्र काढण्याची भूमिका व जिच्यामध्ये तेज भरले अशी ती माया ब्राचे ठिकाणी आश्रय करून असते त्या योगाने ब्रह्माचे तेजाने ती प्रगट होते जागृत मनुष्यास निद्रा आली असता तो जसा जागते जागी दा स्तब्ध होत होतो किंवा काजळीने दिवाचे तेज जसे मंद होते अथवा स्वप्नात एखाद्या मनुष्याजवळ तरुण स्त्री येऊन त्यास जागे करून आलिंगन दिल्याशिवाय तो ज्याप्रमाणे तिला आलिंगन देऊन कामातूर होतो त्याप्रमाणे धनंजय स्वरूपाच्या आधारावर माया उत्पन्न होऊन त्या स्वरूपाने आपलेपण विसरणे हे त्या विश्वरूप तरुणचे पहिले मूळ होय ब्रह्माला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी माया उत्पन्न होते आणि ह्यालाच वेदांती मंडळी बीजभाव असे म्हणतात जेव्हा अज्ञानाने गार झोप लागते तेव्हा त्यालाच मायेचा मोड फुटतो असे म्हणतात व त्याच मोडापासून स्वप्न व जागृती ही भले उत्पन्न होतात याप्रमाणे वेदांती लोकांची निरूपण करण्याची पद्धत आहे परंतु हे तूर्त राहू दे या सर्व गोष्टीस मूळ अज्ञान आहे एवढेच समज निर्मळ आत्म्याचे ठिकाणी असणारी जी माया तिच्या खालच्या व वरच्या बाजूस मुळे निघून माया मायारूपी आळ्यात पाणी मिळवून ती मुळे बळकट होतात मग त्या मुळास पहिल्या प्रथम देह उत्पन्न होऊन खालच्या बाजूस चार प्रकारचे अंकुर फुटतात याप्रमाणे संसाररूपी झाडाचे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी बळकट झाल्यावर मग त्याला खाली अंकुराचे झुपके निघतात त्या अंकुरात ज्ञानरूपवृत्ती अंतःकरणात उत्पन्न होऊन ते प्रथमचे एक नाजूक पान उगवते नंतर सत्वरजतमात्मक जो अहंकार तो एक तीन पानांचा अंकुर खालच्या बाजूस फुटतो नंतर रूप दुसरी डहाळी फुटून भेदाची वृद्धी होते त्या योगाने मन रूपी डहाळीस ओलावा मिळून ते टवटवीत होते याप्रमाणे मूळ बळकट झाल्यावर विकल्परूपी रसाच्या योगाने त्याला चे चित चित्तचतुष्टय या चार कोवळ्या डहाळ्या फुटतात मग आकाश वायू तेज पाणी पृथ्वी हे पंचमहाभूतांचे पाच फोक वेगाने सरळ निघतात त्याचप्रमाणे त्या फोकाना श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रिय वो त्यांचे विषय ही कोवळी विचित्र पालवी फुटते नंतर शब्दरूपी अंकुर कानांच्या व्याप्ती एवढा फुटून ऐकण्याची इच्छा उत्पन्न करतो ऐकण्याची इच्छा पूर्ण करतो मग अंग व त्वचा ही वेल आणि पाने फुटून त्याला स्पर्शरूपी अंकुर येतो आणि मग नाना प्रकारच्या विकारांचे आधिक्य होते पुढे रूप हे पान फुटून डाळा हा भ्रमाने त्याची गोडी घेण्याविषयी धाव घेतो आणि रसरूपी फांदी वेगाने फुटून जिभेस अपार इच्छा उत्पन्न होते त्याप्रमाणे गंधरूपी कोंब येऊन नाकाची इच्छा प्रबल होऊन लोभ उत्पन्न होतो याप्रमाणे मन बुद्धी अहंकार व पंचमहाभूते अशी जी अष्टधा प्रकृती ती या माेपासून तयार होते फार काय परंतु हा वृक्ष ह्या ता आठ प्रकाराने अधिक वाढेल पण शिंपीवर भासलेले रूपे जसे शिंपीच्या आकारा एवढेच भासते किंवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या लाटा ज्याप्रमाणे समुद्र एवढ्याच असतात त्याप्रमाणे अज्ञानमूलक जो हा जगदरूपी वृक्ष तो ब्रह्मच बनते म्हणून सर्व जग हा अज्ञानाचा विस्तार त्यावर त्याचा पसारा भासतो ज्याप्रमाणे स्वप्नात मनुष्य एकटा असून जे जे काही पाहतो ते सर्व आपणच होतो परंतु या सर्व गोष्टी बाजूश या याप्रमाणे हे आश्चर्यकारक झाड वाढते व याला महत्त्वादी अंकुर खालच्या बाजूस फोटतात आणि या झाडाला ज्ञाते लोक अश्वत्थ असे जे म्हणतात त्याबद्दलही तुला सांगतो ते ऐक तर श्वा याचा अर्थ उद्याच आहे उद्यापर्यंतही या प्रपंच रूपयुर झाडाला एकच प्रकार राहत नाही म्हणून याला अश्व असतो तो अश्वत्तात किंवा वीज निमिष मात्र देखील पूर्णपणे टिकत नाही कमलाच्या हलणाऱ्या पानावर जसे पाणी ठरत नाही किंवा व्याकुळ झालेल्या मनुष्याचे मन ज्याप्रमाणे स्थिर नसते त्याचप्रमाणे या संसार रूपी झाडाची स्थिती असून प्रत्येक क्षणास्त तिचा नाश होतो म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात आणि व्यवहारात अश्वत्थ म्हणजे पिंपळ असे म्हणतात परंतु श्रीहरिता या ठिकाणी तसा अभिप्राय नाही बाकी या झाडास पिंपळ म्हटले असता मी आपल्या मनात याचा खरा अर्थ समजलो होतो परंतु या व्यवहारिक गोष्टीबद्दल बोलण्याचे आपणास कारण नाही म्हणून सध्या हा अलौकिक ग्रंथ आहे का तर संसाररूप वृक्ष हा क्षणिक आहे म्हणूनच याला अश्वत्थ असे म्हणतात आणखी हे वृक्ष अव्यय म्हणजे नित्य या नावाने प्रसिद्ध आहे परंतु याचा गर्भीचा अर्थ आहे की ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी वाफेच्या रूपाने मेघ शोषण करतात व तेच मेघ वर्षाव करून नदीत पडल्यावर त्या नद्या समुद्रास मिळतात समुद्र आटतही नाही व वाढतही नाही म्हणून परिपूर्ण असा दिसतो परंतु जोपर्यंत मेघांचे शोषण करणे किंवा नद्यांचे समुद्रास मिळणे या दोघंपैकी एकाच फाटा मिळाला मिळाला नाही तोपर्यंतच तो पूर्ण होवा त्याप्रमाणे या संसार संसाररूपी झाडाची उत्पत्ती व लय ही दो अति त्वरेने होतात म्हणून त्यांचा तर्क करता येत नाही या सर्व लोक याला अव्यय या असे म्हणतात एरवी दानशील पुरुष हा जरी धर्म करून सर्व पैसा खर्च करून टाकतो तरी तो ज्याप्रमाणे पुढील जन्मी आपल्यास ठेव जोडतो त्याप्रमाणे हा वृक्ष अतिवेगाने उत्पत्ती स्थिती आणि लय पावत असल्यामुळे लोकांस नित्य असा भास होतो रथात भूमीवर न टेकता अतिवेगाने चालणे असता त्याची गती लोकांस न दिसल्यामुळे ज्याप्रमाणे ते स्थिर असे भासते त्याप्रमाणे कालातिक्रमाने ह्या झाडाची जे रूप शाखा गळून पडते व पुन्हा तीस कोट्यवधी अंकुर फुटतात परंतु एक फांदी केव्हा गळाली अथवा कोट्यवधी फांद्या केव्हा फुटल्या हे ज्याप्रमाणे आषाढ महिन्यात अभ्रावर आभ्र येत असले तरी म्हणजे कोणची आली आणि कोणची गेली हे कळत नाही त्याप्रमाणे कळत नाही प्रलयकालाचे शेवटी या संसाररूपी वृक्षाच्या देहरूपी शाखा गळून पडतात व पुन्हा जगदरूपी जगद उत्पत्तीच्या वेळी नव्या फुटतात संहारकाच्या प्रचंड वाऱ्याने प्रळयाच्या अति अंती शरीरे पडतात व त्यां ज्यांचे कल्पाच्या सुरुवातीस पुन्हा झोपकेच्या झोपके उगवतात मग एका मनवंतरापुढे दुसरे मन्वंतर याप्रमाणे सूर्यवंश चंद्रवंश असा विस्तार होतो व ऊस ज्याप्रमाणे पेऱ्या पेऱ्याने वाढत जातो त्याप्रमाणे हे सर्व विश्व वाढते कलियोगाच्या अंती चारी योगातील शरीरे खाली पडतात झाडाच्या खाली झुळ धुड़, झुळ धुड़, ते वाढते इतक्यात योग सुरू झाले म्हणजे त्याची पुन्हा उत्पत्ती होऊन ते जास्त वाढते चालू असलेले वर्ष संपून ते जसे पुढील वर्षास आमंत्रण देते किंवा ज्याप्रमाणे दिवस जातो किंवा येतो हे त्याच्या नित्य जाण्या येण्याने कळत नाही त्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकावर झुळका येऊ लागल्या म्हणजे कोणती झुळक संपली व कोणची आली हे समजत नाही त्याप्रमाणे किती शरीरे उत्पन्न होतात व लय पावतात हे समजत नाही एक डीरी तुटून पडली ने पडली तर दुसऱ्या शेकडो डिरा फुटतात त्या योगाने हा भवरूपी वृक्ष नित्य आहे असा भासतो नदीचे वाहते पाणी वेगाने चालले म्हणजे त्याला ज्याप्रमाणे मागून येणारे पाणी वरचेवर मिळवून वाहते त्याप्रमाणे हे जोग नाशिवंत असून त्याला स्थिर असे समजतात किंवा डोळ्याचे पाते लवते नाही इतक्या अवकाश को प्राणियों घड़ाम होते पर लटा भाला अपने एक बुबु एक्त ही डो फिर योगा ही दोन हैसे लोकाज भाजते जग अ नित्य आन नित्य है भ्रम होते कि भोरा अति वेगा फिर फिरत असून स्थिर आहे असा भास होतो त्याप्रमाणे या जगाचा प्रकार आहे हे पुष्कळ दाखले राहू दे परंतु एखादा मनुष्य हातात कोलती घेऊन वेगाने आपले भोवती फिरू लागला म्हणजे ती ज्याप्रमाणे मोठ्या चक्राच्या आकाराची दिसते त्याप्रमाणे हा संसाररूपी वृक्ष नेहमी नाश पावतो व उत्पन्न होतो हे न समजल्यामुळे लोक वेडेपणाने त्यास नित्य मानतात परंतु या रूपी वृक्षाचा वेग जाणून हा क्षणिक आहे व हा निमिषात कोट्यवधी वेळा उत्पन्न होतो व लय पावतो असे जो समजतो आणि याला अज्ञानामधून दुसरे कारण नाही व याचे अस्तित्व खोटे आहे याप्रमाणे जो या, या संसाररूपी वृक्षास पूर्णपणे जाणतो तोच मनुष्य अर्जुनास सर्वज्ञ आहे व वेदातील सिद्धांत जाणणारी आहे असे मी म्हणतो आणि तोच मला वन्य योगापासून मिळणारे फळही त्यालास मिळते फार काय सांगावे त्याचाच योगाने ज्ञानालाही जीवन मिळते हे पुष्कळ बोलणे असो अशा प्रकारे हा संसार वृक्ष अनित्य आहे असे ज्याने जाणले त्याचे कोणाच्यानेही वर्णन करणार नाही त्या वृक्षाच्या फांद्या सत्वादी गुणाने वाढलेल्या व शब्दादी विषयांच्या पालवीने युक्त अशा असून वर सत्य लोकापर्यंत व खाली पाताल लोकापर्यंत पसरलेले आणि खाली मनुष्य लोकात या वृक्षाची कर्मसंबंधीमुळे एकाचे गुंतून राहिली आहे मग या प्रपंचरूपी वृक्षात खाली शाखा येऊन त्या जमिनीत गेल्यावर पुन्हा त्यांना शाखा उत्पन्न होऊन वरही सरळ शाखा उत्पन्न होतात व ज्या ढहाण्या खाली त्यांनाही मूळ फुटून खालच्या बाजूस वेळ वाढून पाणी येतात याप्रमाणे जे आम्ही आरंभी म्हटले आहे तेच अधिक स्पष्ट करून सांगतो ऐक तर मूळ अज्ञान असून त्याच्यापासून अष्टध्या प्रकृती उत्पन्न होऊन ज्ञानरूप मोठाली वने उत्पन्न होतात पण आधी या झाडाच्या बुडापासून स्वेदज जारज उद्भीज वांडज अंडज अशा चार मोठ्ठाल्या फांद्या फुटतात यापैकी एक एक फांदी बळावली म्हणजे त्यांच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनिरूप फांद्या होतात व त्या फांद्यास जीवरूपी फाटे फुटतात या सरळ फांद्यापासून ज्या डहाळ्या आडव्या फुटतात त्या निर्न्यात जाती होत मग स्त्री पुरुष व नपुसक असे व्यक्तींचे भेद उत्पन्न होऊन त्या विषयांच्या भाराने एकमेकांवर आदळतात ज्याप्रमाणे वर्षाखाली आकाशात मेघ उत्पन्न होतात व त्याप्रमाणे अज्ञानामुळे पुष्कळ जातीची शरीरे उत्पन्न होतात मग गुणरूपी वारे सुटल्यावर फांद्या आपल्या भाराने लवून एकमेकात गुंततात ते गुण अति वाढल्यामुळे ते गुण आत वाढल्यामुळे या ऊर्ध वृक्षास अथस म्हणजे खाली मध्य व ऊर्ध्व असे तीन भेद होऊन फाटे फुटतात याप्रमाणे रजोगुणाची झुळूक सुटून ती वाहू लागल्यावर मनुष्य जाती जातीरूपी शाखा थोरावते त्या शाखेला वर किंवा खाली शाखा न फुटता मध्येच म्हणजे मृत्यूरोखी चार वर्णाच्या चार फांद्या दाटीने फुटतात त्या फांद्यास विधिनिषेध रूपी पाने व वेद वाक्ये हाच कोवळापाला फुटतो आणि अर्थ व काम यांचा विस्तार होऊन इहलोकी क्षणिक सुखा को नंतर प्रवृत्ति मार्ग वा, या हेतुने शुभाशुभकर्मा से किसी फाटे फुटता हे समझत नहीं क्षय भोग क्षये मागले देह शुष्क होली पड़ता तो दुसरीक नवे फाटे फुटता पंच विषय सहाया उत्पन्न होषयरूपी नवी नवी पने नित्य ये रजोगुणाचा मोठा वारा सुटल्यावर मनुष्यरूपी शाखांचे समुदाय ज्या ठिकाणी वाढतात त्याला मनुष्यलोक म्हणतात त्याचप्रमाणे हा रजोगुणरूपी वारा क्षणभर थांबल्यावर तमोगुणरूपी वारा मोठ्या सपाट्याने वाहू लागतो मग याच मनुष्यरूपी शाखांना वाईट वासना उत्पन्न होऊन कुकरमाच्या डहाळ्याखाली फुटू लागतात अप्रवृत्तीचे म्हणजे वाईट मार्गाचे बरकट सरळ सोट निघून त्यास प्रमादरूपी पाने व डहाळ्या फुटतात सामवेद अशा तीन पाना सासनारूपी वेल पसरत नाइट कर्मा की मुड़े मोटी होना जन्मरूपी शाखा फुट पुष्कर फुटत कर्मा भूलू ग्रीन चांडा नदी निश योनीचा फाटा फुटून कर्म कर्मभ्रष्टाचे जातीत जन्मावे लागते पशु पक्षी डुक्कर वाघ विंतू सर्प याप्रमाणे आडव्या फांद्या पुष्कळ फुटतात अर्जुना याप्रमाणे त्या वृक्षाच्या सर्वांगावर नित्य नव्या फांद्या फुटून त्यांना नरकभोगाची प्राप्ती होते आणि हिंसाशी हिंसाविषय पुढे करून वाईट संगतीच्या योगाने अनेक जन्म घ्यावे लागतात याप्रमाणे झाडे गवत लोखंड माती दगड या फांद्यानेही तसलीच फळे येतात अर्जुना ख मनुष्यापासून स्थावर आपण सगळ्या शाखांची वाड खालीच आहे म्हणून म्हणून मनुष्यरूपी फ खाली जाणाऱ्या खांद्या फांद्याचे मूळ असून हिजपासूनच हा संसार वाढतो एरवी पार्था वर जाणाऱ्या फांदीचे मूळ पाहू गेले असता वर व खाली मध्ये जी फांदी आहे तेच ते मनुष्यजन हो। परंतु तमोगुण व सत्व गुण यांच्या दुष्कर्म व सत्कर्म यांनी भरलेल्या शाखा या मधल्या शाखेपासून खारी व वर जातात अर्जुना <coughs> वेदत्रयर रूपी पाने दुसऱ्या कोणाला लागू नसून मनुष्य योनीलाच लागू आहेत म्हणून मनुष्य रूप फांदी ही जरी वरच्या मुळापासून खाली वाढली आहे तरी कर्म वृद्धिरूप शाखा हिच्यापासूनच उत्पन्न होते आणि दुसऱ्या झाडाची तरी ही स्तरं आहे की फांद्या वाढल्या म्हणजे मूळ दृढ होते व मूळ बळकट झाले म्हणजे फांद्यांचा विसार होतो त्याचप्रमाणे या शरीराची गोष्ट होय म्हणजे शरीर आहे तोपर्यंत कर्म केले पाहिजे व कर्म जोपर्यंत चालले आहे तोपर्यंत शरीर नाही असे म्हणता येत नाही म्हणून मनुष्यदेह हा अन्य कर्मरूपे खांद्याचे मूळ होय या संशय नाही असे त्या जगजनक श्रीकृष्णाने सांगितले मग म्हणतात नंतर तमोगुणाचे वादळ स्थिर झाल्यावर सत्वगुण वादळ जोराने सुटते तेव्हा याच मनुष्यकार रूपी मुळास सद्वासना रूपे अंकुर फुटून त्याला सुकृतरूपे कोंब येतात मग ज्ञानाच्या योगाने जाणतेपणाच्या तीक्ष्ण अशा जोराने एका क्षणात बुद्धीला डिऱ्या फुटतात नंतर बुद्धिरूपी फोग विस्तारून स्फूर्तीचे फाटे फुटतात त्या योगाने बुद्धी विचार सुचतो त्या ठिकाणी मेधारसाने भरलेली अशी निष्ठारूपी पाने सुशोभित दिसून सत्ववृत्तीचे कोंब सरळ निघतात सदाचारूपी पुष्कळ अंकुर सहज निघून त्या योगाने सहू चहूकडे वेदघोष चालतो शिष्टाचार वेदोक्त आचरण व नाना प्रकारचे यज्ञ यागादी कर्मे अशी पानावर पाने फुटतात याप्रमाणे यमदम रूपे घोस व तपांच्या डहाळ्या फुटतात आणि वैराकी रूपे कोळ्या शाखा फुटून फुटतात पुष्कळ फुटतात विशिष्ट व्रतांचे फोग व धीराच्या तीक्ष्ण अणुकूळच्या फुटा फुटून वेगाने वर जातात वेद रूपे दाट पाने फुटून त्या योगाने सत्व रूपी प्रचंड वारा वाहत आहे तोपर्यंत सुविदेचा चहूकडे तो प्रसार होतो मग धर्मरूपी एक सरळ शाखा निघते व तिला स्वर्गाधिक फळांची आड़ फंदी फुटते दुसरी उपरती रूप लाल शाखा फुटून तिला मोक्षरूपी नित्य नवी पालवी फुटतच असते पुढे रवी चंद्र इत्यादी ग्रह व पितर ऋषी विद्याधर एत्रूपी आडव्या फांद्या फुटतात या शाखांपेक्षाही उंच अशा दुसऱ्या शाखा फुटून त्यांना इंद्रादी लोकरूपी फळे पुष्कळ येतात मग त्या फांद्यांवर तप व ज्ञान यात श्रेष्ठी अशा मरीची कश्यप इत्यादी रूप दुसऱ्या उंच शाखा येतात अशा प्रकारे मालिका लागल्यावर वरती शाखांचा विस्तार होऊन हा वृक्ष बुडाशी लहान असूनही वर ह्याला मोठा फळे येतात त्यावरही आणखी ज्या दुसऱ्या फांद्या येतात त्याने अर्जुना ब्रह्मदेव व शिव यापर्यंत वर शाखा फुटतात फळांच्या भाराने वरच्या खा फांद्याखाली व लवून मुळाशी टेकतात इतर झाडांची अशी स्थिती आहे की फांद्यांना पुष्कर फळे आली म्हणजे त्या वाकून बुडाला लागतात त्याचप्रमाणे अर्जुना हा संसार संसाररूपी वृक्ष ज्या ठिकाणाहून उत्पन्न होतो त्याच मुळाशी ज्ञानाचे वाडीने पुन्हा लावतो म्हणून ब्रह्मा व शिव यांच्या पलीकडे जीवाची वाढ नसून तेथून पुढे वरती ब्रह्मच लागते परंतु हे असू दे या ब्रह्मादिक फांद्या संसाररूप वृक्षाची योग्यता पावत नाहीत आणखी निवृत्ती मार्गाच्या ज्या वर रूपी शाखा आहेत त्यांना फळे व मुळे नसून त्या ब्रह्मरूपीत आहेत याप्रमाणे मनुष्यरूप फांदीपासून वरच्या बाजूस ज्या ब्रह्मादिरूप फांद्या आहेत त्या फार उंच जातात पार्था ब्रह्मादिरूप ज्या वरच्या उंच फांद्या आहेत त्या मनुष्यरूप फांदीपासूनच उत्पन्न झाल्या आहेत म्हणून या खालच्या फांद्या त्यांची मुळे होत याप्रमाणे जो संसाररूपी वृक्ष ऊर्धमूल असून ज्याला खालीवर अशा शाखा फुटलेल्या आहेत व जो अलौकिक आहे त्याचे वर्णन तुला सांगितले याप्रमाणे या झाडाला या खालची व वर वरची मुळे असून त्याविषयी सर्व विवेचन तुला सांगितले तर असो जो हा बळकट वृक्ष तो कोणत्या उपायाने उपटून टाकता येतो ते